या वयाफू कतीर। मिन हे ग्रंथधारकांनो आमचा पैगंबर तुमच्या पाशी आला आहे जो दैवी ग्रंथातील पुष्कळशा त्या गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट करत आहे ज्यावर तुम्ही पडदा टाकत होता आणि तुमच्या कित्येक गोष्टी माफी करतो तुमच्यापाशी अल्लाकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ आला आहेद्वारे सर्वश्रेष्ठ अल्ला त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत शांती आणि सुरक्षिततेच्या पद्धती दाखवतो आणि आपल्या आदेशानं त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळ मागाकडे त्यांच मार्गदर्शन करतोय मरयम इन अराज ऐ युहे हवे केला त्यांनी सांगितलं की मरियमपुत्र महसिय हाच ईश्वर आहे हे नवी त्यांना सांगा की जर अल्लाहानं मरियमपुत्र महसिय आणि त्याची आई आणि पृथ्वीवर सर्वांना नष्ट करू इच्छिलं तर कोणाची बिषाद आहे की त्याला या इराद्यापासून रोखू शकेल अल्लाह तर पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आढळतात तो जे काही इच्छितो सर्जन करतो आणि त्याचं यशा, यशा, वा वा यहुदी आणि नसारा सांगतात की आम्ही अल्लाचे पुत्र आणि त्याचे लाडके आहोत त्यांना विचारा मग तो तुमच्या अपराधांकरता तुम्हाला शिक्षा का देतो खरं पाहता तुम्ही देखील तशीच माणसं आहात जशी इतर माणसं अल्लानं निर्माण केली आहेत तो ज्याला इच्छितो माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा देतो पृथ्वी आकाश आणि त्याच अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत आणि ज्याच्याकडे सर्वांना परतायचं आहे हे ग्रंथधारकांनो आमचा हा पैगंबर अशा वेळी तुमच्या पाशी आला आहे आणि धर्माची अशी सुस्पष्ट शिकवण तुम्हाला देत आहे जेव्हा प्रेक्षितांच्या आगमनाचा क्रम एका दीर्घ काळापर्यंत बंद होता ते अशा करतात कि तुम्ही असं सांगू नये की आमच्यापाशी कोणी खुशखबर देणारा आणि भय दाखवणारा आला नाही तर पहा आता तो खुशखबर देणारा आणि भाक आला है अल्लाह प्रत्येक वस्तु प्रभुत्व संपन्न है आठवा तो प्रसंग जेव मुसास्लाम आपको संगित हो अल्लाह की ती देणगी ध्यान घया जी तन प्रदान के लिए होती होती तुम्हें नबी प्रेषित निर्माण के सत्ताधारी बनवल तुम्हारा, सत्ता तुम्हारा ते सर्व का जगत को बांधवान पवित्रभूमी दाखलवा जी अल्लाह ने तुम्हार करता लिखी है मगे फिर ना नाही तर अयशस्वी आणि निराश पाताल पाहतालो त्यांनी उत्तर दिलं हे मुसा तेथे तर मोठे जबरदस्त लोक राहतात आम्ही तिथे कदापि जाणार नाही जोपर्यंत की ते तेथून निघून जात नाहीत परंतु होय जर ते निघून गेले तर आम्ही दाखल होण्यास तयार आहोत त्या भिणाऱ्यांपैकी दोन माणसं अशी देखील होती त्यांना अल्लानं आपल्या कृपयानं नावाजलं होत त्यांनी सांगितलं की जबरदस्त लोकांच्या मुकाबल्यासाठी दरवाज्यात प्रवेश करा जेव्हा तुम्ही आत दाखलवाल तेव्हा तुम्हाला वर्चस्व प्राप्त हो और भरोसा ठेवा तुम्ही जो तुम्हें परंतु संगित मुसा आम्मी तो तथे कदापि जाए बस तुम्हें तुम दुख जा लड़ा आम्मी ये बसलो आहोत सांगितलं हे माझ्या पालनकर्त्या माझ्या अब्तरीत कोणी नाही परंतु एक तर मी स्वतः अथवा माझा भाऊ तर तू आम्हाला या आवजना करणाऱ्या लोकांपासून वेगळं करून सोड ऑल तम हव बर तर तो प्रदेश चाळीस वर्षापर्यंत यांच्या करता हराव आहे हे भूतलावर बनवण भटकत राहतील या अवेज्ञाकारींच्या स्थितीवर मुळीच दया दाखवू नका आणि जरा यांना आधा मान्यातला आमच्या दोन मुलांची गोष्ट देखील पूर्णपणे ऐकवा जेव्हा त्या दोघांनी कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली आणि दुसऱ्याशी स्वीकारली गेली नाही त्यानं सांगितलं मी तुला ठार मारेन त्यानं उत्तर दिलं अल्लाह तर पापविरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो जर तुम्हाला ठार मारण्यासाठी हात उचलशील तर मी तुला ठार मारण्याकरता हात उचलणार नाही मी सर्व जगाचा स्वामी अल्ला देतो मी इच्छितो की माझा आणि तुझा गुन्हा तूच संचित करावा आणि नरकवासी बनून राहावा अत्याचारींच्या जुलमाचा हाच खरा योग्य मोबदला आहे सध्या शेवटी त्याच्या वाचने आपल्या भावाची हत्या करणं त्याच्यासाठी सोपं केलं आणि तो त्याला ठार मारून त्या लोकात सामील झाला जे नुकसान सोसणारे आहेत सदा सल्ला <tallayaya> मग अल्लानं एक काळा पाठवला जो जमीन खणू लागला जेणेकरून त्याला दाखवावं की आपल्या भावाचं प्रेत कसं लपवावं हे पाहून तो उद्गारला थेट आहे मजवर मी या कावळ्यासारखा का सुद्धा बनू शकलो नाही की आपल्या भावाचं प्रेत लपवण्याची युक्ती काढली असती ياनंतर كان على ابنه فارا पश्चातापलेला من اجل ذلك كتبنا على بني اسرائيل انه من قتل نفسا بغير نفس بغير نفس انفساد في الارض فكانما قتلهم الناس جميعا ومن احياها فكانما احياهم جميعا ولقد جاء याच कारणास्तव बनी इस्रायल करता आम्ही हे ज्यानं एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वी तलावर उपद्रव पसरवण्याशिवाय अन्य इतर कारणानं ठार केलं त्यानं जणू काय सर्व मानवांना ठार केलं आणि त्यानं कोणाला जीवनदान दिलं त्यानं जणू काय सर्व मानवजाला जीवन प्रदान परंतु अवस्था अभी है कि आमसे प्रेषित वर्से वरपी उड़ आदेश ले। तरी घात्या संख्यन पृथ्वी पर अति करना लोग जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि या करता धावपळ करतात की उपद्रव माजवावे शिक्षा ही है कि ठार मारे अथवा सुवेले जावे अथवा परस्परा विरुद्ध दिशे हाथ पाय कापले जावे अथवा देशांतर करावायाव हा अपमुष्की दुनियात है और अखरत मेता ये परु जे लोग पश्चाताप करतील करते यूर्वी कि तुम्हें ताबा प्रस्तापित करावा तुम्हाला तुम्हारा महित हि हो अल्लाह माफ करना दया करना है।, या ना ना ना है इमान वालों अल्लाह च भय बा आणि त्याच्या हुजुरात त्याची प्रसन्नता मिळवण्याचं साधन शोधा आणि त्याच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करा कदाचित तुम्हाला यश प्राप्त होईल चांगलं समजून आता कि जा वर्तन अंगी है। जर ताब्यात सर्व असली त्या वरुगर ते देमतने पास सुटका करा तरी देखी तीक स्वीकार दुखदायक शिक्षा रह कि अग्नि पड़न जाव पर बाहर निगू स्वरूपी ना शिक्षा दिली वस्यारिक तोर मत पुरुष अथवा स्त्री दोगे हाथ कापून टाका हा त्यांच्या कमाईचा बदला आहे आणि अल्लाकडून अद्दल घडवणारी शिक्षा अल्लाचं सामर्थ्य सर्वांवर प्रभावी आहे आणि तो बुद्धिमान आणि डोळस आहे मग जो कोणी अत्याचार केल्यानंतर पश्चाताप करील आणि स्वतःला सुधारेल तर अल्लाची कृपादृष्टी पुन्हा त्याच्याकडे वळेल अल्लाह अत्यंत क्षमा करणारा आणि दया करणारा आहे अल्लाह अरुदुम युहा ओलम ओल्लुशील तुम्हाला माहीत नाही काय की अल्लाह पृथ्वी आणि आकाशांच्या साम्राज्याचा स्वामी आहे ज्याला इच्छील त्याला शिक्षा करेल आणि ज्याला इच्छील त्याला क्षमा करेल आणि तो प्रत्येक गोष्टीचा अधिकार बाळगतो الذين يهادو سنعهون للكذب سنا لهم لقوم اخرين لم ياتوا يحرفون الكلم من بعد موضعه يقولون انه اتيت هذا فخذوه وان لم تؤتوه فاحرروا ومن يريد الله فتنته فلن تملك له من الله شيئا الا फिल हे पैगंबर ते लोक तुमच्या दुखाला कारणीभूत ठरून आहेत जे कुपऱ्याच्या मार्गात फार शीभ्र गती दर्शवत आहेत मग ते त्यापैकी असोत जे तोंड न बोलतात की आम्ही इमान आणला, परंतु त्यांचे हृदय इमान आणत नाहीत अथवा त्यापैकी असोत जे यहुदी आहेत ज्यांची अवस्था अशी आहे की असत्यासाठी कान तो टवकारून असतात आणि इतर लोकांकरता जे तुमच्यापाशी कधीच आले नाहीत कानाचा घेत फिरत असतात अल्लाच्या ग्रंथाच्या शब्दांना त्यांची खरी जागा ठरलेली असताना देखील मूळ अर्थापासून फिरवतात आणि लोकांना सांगतात की जर तुम्हाला हा आदेश दिला गेला तर मान्य करा नाही मानू नका ना ज्यादा अल्लाह ने उपद्रव टाकदा अल्लाह पकड़ने का करू शकत नहीं जैसे हृदय अल्लाहन पाप कर इच्छिल नहीं ज्यादा जगत नामुष्टी और परलोकार कठोर शिक्षा है हे असत्य ऐकणारे आणि हरामचा माल खाणारे आहेत म्हणून हे जर तुमच्यापाशी आपले खटले घेऊन आले तर तुम्हाला अधिकार देण्यात येत आहे की तुमची इच्छा असल्यास त्यांचा न्याय निवाडा करा नाही तर नकार द्या नकार दिला तर हे तुमचं काही बिघडू शकत नाही आणि निर्णय द्यायचा असेल तर मग न्यायपूर्ण रीतीनं द्या कारण की अल्ला न्याय करणाऱ्यांना पसंत करतो आणि हे तुम्हाला न्याय निवाडा देणारा तरी कसे बनवतात यांच्याजवळ तोडाक उपलब्ध आहे ज्यात अल्लाचा आदेश लिहिलेला आहे आणि मग हे त्यापासून पराडभूक होत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक इमानच बागत नाहीत अस्लम इल्लवीन تُصْدِرُ مِنْ كِتَابِ اللَّهِ وَكَانَ عَلَيْهِ وَكَانُوا عَلَيْهِ شُهَدَاءَ فَلَا تَخْشَوْنَا سَأَخْشَوْنَ وَلَا تَشْتَرُوا بِآيَاتِي ثَمَنًا قَلِيلًا وَمَنْ لَمْ يَحْكُمْ بِمَا أَنْزَلَ اللَّهُ فَأُولَئِكَ هُمُ الْكَافِرُونَ أَفِي التَّوْرَاةِ हा ग्रंथ उतरवला त्यात मार्गदर्शन आणि प्रकाश होता सर्व नवी प्रेषित की जे मुस्लिम होते त्याला अनुसरूनच या यहुदी लोकांच्या सर्व बाबींचा निर्णय देत असत आणि याच प्रकारे रब्बानी आणि अहबारसुद्धा यावरच आपल्या निर्णयाची मदार राखत असत कारण की त्यांना अल्लाच्या ग्रंथाच्या संरक्षणाचे जबाबदार बनवण्यात आलं होतं आणि यावर ते साक्षी होते म्हणून हे यहुदी लोक तुम्ही लोकांना भिवू नका तर माझं भाई बाळा आणि माझ्या इथे शुल्लक मोबदल्यात विकणं सोडून द्या जे लोक अल्लाच्या अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून ज्ञानिवाडा करत नसतील तेच काफीर होत ओके सहो तवरातमध्ये आम्ही यहुदी लोकांसाठी हा आदेश लिहिला होता की प्राणाच्या बदल्यात प्राण डोळ्यासाठी डोळा नाकासाठी नाक कानाबद्दल कान दाताबद्दल दात आणि सर्व जखमांबद्दल बरोबरीचा बदला मग जो किसाज बदल्याचा दान सत्कार करील तर तो त्याच्यासाठी पापक्षालन कफारा होय मग जे लोक अल्लाद्वारे अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून ज्ञानिवाडा करत असतील तेच अत्याचारी होत ओ कैनानुस्य कल्ली दैनय मिन चौरा दैनय शिव मग आम्ही त्या प्रेक्षितानंतर मरियम पुत्र इसाला पाठवलं तोरात पैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध होत तो त्याची सत्यता प्रमाणित करणारा होता आणि आम्ही त्याला इंजिल नवा करार प्रदान केलं ज्यात मार्गदर्शन आणि दिव्य प्रकाश होता आणि तो ग्रंथ देखील तोरात पैकी जे काही त्या उपलब्ध होत त्यातील सत्य प्रमाणित करणारा होता आणि त्यात अल्लाचं भय बाळगणाऱ्या लोकांसाठी पुरेपूर मार्गदर्शन आणि उपदेश होता ओलू आमची आज्ञा होती की इंजिनधारकांनी या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करावा की जो अल्लाहानं त्यात अवतरित केला आहे आणि जे लोक अल्लाहनं अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून ज्ञान निवाडा करत नसतील तेच फासिक अवैज्ञा करणारे होतो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 मग हे पैगंबर सल्ल अल वसलम आम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ पाठवला जो सत्य घेऊन आला आहे आणि अल किताब तोच ग्रंथपैकी रा जे काही त्याच्यासमोर उपलब्ध आहे त्यातील सत्य प्रमाणित करणारा आणि त्याचा संरक्षक आणि त्याची निगा राखणारा आहे म्हणून तुम्ही अल्लाहनं अवतरित केलेल्या कायद्यानुसारच लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि जे सत्य तुमच्यापाशी आलं आहे त्यापासून पराडमुख त्याच्या इच्छेचं अनुकरण करू नका आम्ही तुम्हा मानवांपैकी प्रत्येकासाठी एक शर्यत जीवनाचा कायदा आणि एक कार्यप्रणाली निश्चित केली जर तुमच्या ईश्वराने इच्छिलं असतं तर तुम्हा सर्वांना एकच लोकसमूह उम्मद बनवू शकत होता परंतु त्यानं हे यासाठी केलं की जे काही त्यानं तुम्हाला लोकांना दिलं आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी म्हणून चांगलपणात एक दुसऱ्यापेक्षा सरस ठरण्याचा प्रयत्न करा तुम्हा सर्वांना अल्लाकडेच परत जायचं आहे मग तो तुम्हाला खरी परिस्थिती दाखवून देईल ज्यामध्ये तुम्ही मतभेद करत राहिला आहात अन अनिष्कुंद हे पैगंबर सल्ल वसलम तुम्ही अल्लाद्वारे अवतरित केलेल्या कायद्यानुसार या लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांचं अनुकरण करा सावध रहा की या लोकांनी तुम्हाला उपद्रवात गुंतवून त्या मार्गदर्शनापासून यथचिंचित देखील पराणमुख करता कामा जे मार्गदर्शन तुमच्याकडे अल्लाहानं अवतरित केलं आहे मग जर कि यापासून पराडमुख झाले तर समजा की अल्लानं यांच्या काही अपरागांची शिक्षा म्हणून यांना संकटात गुंतून टाकण्याचा इरादा केला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की या लोकांतील बहुतेक अवयज्ञा करणारे आहेत जर हे अल्लाह के विमुख होता है, है? अज्ञानमूलक निर्णय इच्छित वास्तविक विश्वास अल्ला हो अल्लाहपेक्षा बेहतर न्याय देना रा। दुसरा या को आणि ख्रिस्तींना हे आपापसातच एक दुसऱ्याचे मित्र आहेत आणि जर तुमच्यापैकी कोणी त्यांना आपला मित्र बनवत आप आप असेल तर त्याची देखील गणना त्यांच्यातच होईल निसंशय अल्लाह जालिमांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो الَّذِينَ فِي قلوبهم فِيهِمْ يَقُولُونَ نَخْشَىٰ أَن सल्लवी न पुनयुरेम्य पुलो नऊ अमृी सयुस्विहु आल नसौ सयुषिहु आल नसौ खुशिहि न दिन तुम्ही पाहता की ज्यांच्या हृदयाला दंभित्येचा रोग चढला आहे धाप कर संगत क्या भय वाटा वे संकटा चक्रपड़ू नए परंतु दुरापास न कि अल्लाह जेव तुम्हारा निर्णायक विजय प्रदान करे अथवा अपने कड़ी इतर एखाद गोष्ठ प्रकट करील आप दूल हृदया लपुन पश्चाताप करते आणि त्यावेळेला इमानवाले सांगतील का हे तेच लोक आहेत जे अल्लाच्या नावावर मोठ्या कठोर शपथा घेऊन खात्री देत होते की आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यांची सर्व कृत्य वाया गेली आणि सत्तेशेवटी ते अपयशी आणि निराश होऊन राहिले يا ايها الذين امنوا من يرتد منكم عن دينه ففسوف ياتي الله بقوم يحبهم ويحبون يحبهم ويحبونه اولئك على المؤمنين عزتا على الكافرين يجاهدون يجاهدون في سبيل الله ولا يخافون لوم سلاء हेल्यां जर तुमच्यापैकी कोणी आपल्या दिनपासून पराडमुख होत असेल तर खुशाल व्हावं अल्लाह आणखी कित्येक लोक असे निर्माण करील जे अल्लाहला प्रिय असतील आणि अल्लाह त्यांना प्रिय असेल जे इमानधारकांसाठी मृदू आणि काफिरांसाठी कठोर असतील जे अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि कोणत्याही निर्भत्सना करणाऱ्यांच्या निर्भत्सनेला भिणार नाहीत ही अल्लाची कृपा आहे तू ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो अल्लाह विस्तृत साधनांचा सा स्वामी आहे आणि सर्व काही जाणतो